वाल्मिकांड सर्ग चोवीसावा शत्रुवर अविचारी आक्रमण करणारा खर आश्रमाकडे निघाला असता जे उत्पात झाले ते रामाने रामानेही लक्ष्मणासह पाहिले ते महाभूर उत्पात बहून प्रजाजनांचे आहित होणार असे वाटून राम अतिशय अस्वस्थ झाला आणि लक्ष्मणाला म्हणाला महाबाह सर्व भूतांचा नाश सूचित करणारे हे महाउत्पाद कसे उठले पहा हे सर्व राक्षसन तुम्हाला करण्याकरता उठलेत कर्कश आवाज करून रक्ताचा धारा सोडणारे धुसरवर्णी आकाशात घेरट्या खालीत आहेत विचक्षणा मी युद्ध करणार म्हणून आनंदीत झालेले माझे सर्व अशर बाहेर पडू पाहत आहेत त्यांच्यातून वाफा निघत आहेत आणि सोनेरी पृष्ठभाग असलेली धनुष्य विशेष हालचाल करीत आहेत वनात फिरणारे पक्षी ज्या प्रकारे आवाज काढित आहेत त्यावरून त्या आपल्यापुढे संकट आणि जीवित्याला धोका प्राप्त झालाय फार मोठी लढाई झोपणार यात संशयी नाही माझा बाहू वरचेवर स्फुरण पावत आहे तोच मला हे सांगत आहे पण शुरा जवळच्याच भविष्यकाळात आपला जय आणि शत्रूचा पराजय होणार आहे कारण तुझे कांतीयुक्त आणि प्रसन्न वदनस्त्याचा इशारा देते आहे युद्धाकरता सज्ज होणाऱ्या ज्यांचे वदन निष्प्रभ होते त्यांच्या आयुष्याचा क्षय होतो घोष करीत येणाऱ्या राक्षसांचा हा ओरडा ऐकू येत क्रूर कर्मी राक्षस वाजवित असलेल्या ही आवाज कान येत आहे शुभ इच्छे सहा शंका अधिक तर वैद्यहीला सोबत घेऊन या पर्वताच्या झाडाने जा झाकलेल्या एखाद्या अवघड गुहेत जाऊन आसरा घे या माझ्या सांगण्याचा तू आभेर करू नकोस अशी माझी इच्छा आहे माझ्या पायांची तुला शपथ आहे वत्सा जा उशीर करू नकोस तू शूर आहेस बलवान आहेस याना मारू शकशील या संशयने पण मी स्वतः या, या राक्षसाना मारू इच्छितो रामाने असे सांगितल्यावर लक्ष्मण सीतेला घेऊन आणि धनुष्यबाण घेऊन अवघड अशा गुहेच्या आसऱ्याला गेला लक्ष्मणाने सीतेसह गुहेत प्रवेश केल्यावर बरे झाले सांगितले सांगितले तसे पार पडले असे म्हणून रामाने कवच चढवले त्या अग्निसारख्या देदीप्रिमान कवचाने विभूषित झालेला राम अंधारात महान अग्निप्रकटावा तसा शोभू लागला त्या वीरवंताने आपले मोठे धनुष्य उचलले हाती बाण घेतले आणि तेथेच स्थिर उभारून धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराने दिशा दणानून टाकले तेव्हा देव गंधर्व सिद्ध चारण असे महात्मे युद्ध पाहण्याच्या इच्छेने तेथे गोळा झाले लोकात ब्रह्मर्षी म्हणून मानले गेलेले महात्मे ऋषी एकत्र येऊन हे सर्व पुण्यकर्मी मिळून एकमेकांना म्हणू लागले गो ब्राह्मणांचे आणि लोकांचे कल्याण हो युद्धात राम पौलस्य राक्षसांवर जय मिळावं जसा चक्रधारी विष्णूने सर्व असुर असुरश्रेष्ठांवर मिळवला होता असे म्हणून ते एकमेकांकडे पाहत पुन्हा म्हणाले प्रचंड कर्मे करणारे चौदा हजार राक्षस आणि हा धर्मात्मा राम एकटा हे युद्ध कसे काय होणार अशा रीतीने राजशी सिद्ध श्रेष्ठ द्विज आपल्या शिष्य गणांसह आणि विमानात बसून देवता कुतुहल वाटून तेथे थांबले तेज संचारलेला राम संग्रामाच्या तोंडानं उभा राहिलेला पाहून सर्व प्राणी मात्र भयाने व्यथित झाले पुण्यकर्मी रामाचे रूप त्यावेळी अप्रतिम दिसू लागलेल्या ध्वज यासह असणारे राक्षसांचे सैन्य चहूकडून येऊ लागले त्यांच्या तोंडून वीरांचे घोष होत होते आणि ते एकमेकांकडे जात येत होते त्याने धनुष्येत आणली होती वरचे तोंडे आता मोठ मोठ्या आवाजाने ते घोष करीत होते आणि प्रचंड आवाजाने आवाजाने ते पाठीमागे न पाहता जिकडे तो आवाज ऐकू न येईल तिकडे पळू लागले ते सैन्य मोठ्या वेगाने रामाच्या जवळ येऊन ठेपले त्यांच्या हातात नाना प्रकारची शस्त्र होते ते सैन्य सागराप्रमाणे गंभीर होते राम रणपंडित असल्यामुळे त्याने त्या सैन्यावरून सर्वत्र दृष्टी फिरवली ते खराचे पाहिले आणि युद्धाकरता तो तयार झाला आपले प्रचंड त्याने ताणले आणि भाते बाण उचलले सर्व राक्षसांच्या वधाचा त्याला आवेश चालला तो क्रुध होऊन प्रयाग्नीसारखा जळू लागला त्यामुळे त्याच्याकडे पाहणे अशक्य झाले त्याला तेजाने संचारेला पाहून वनदेवता व्यथित झाल्या त्याला क्रोधाविष्ठ स्वरूपात पाहून दक्षाच्या यज्ञाचा नाश करायला निघालेला रुद्रच त्यांना वाटला धनुष्यानी भूषणाने रथानी आणि अग्नीसारख्या वर्णाच्या चिलखतानी ते राक्षसांचे सैन्य सूर्योदयाच्या वेळी जसा ढगांचा काळासमोह दिसावा तसे शोभू लागले अरण्यकांडाचा चोवीसावा सर्ग समाप्त